पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण चौथे अस्वाद बारा आठ एकोणीसशे तीस मंगलप्रभात ब्रम्हचर्याशी अगदी निकटचा संबंध असलेले असे हे व्रत आहे माझा असा अनुभव आहे की हे व्रत हस्तगत झाले तर ब्रह्मचर्य म्हणजे जननेंद्रीय संयम अगदी सुलभ होऊन जाईल पण पन सामान्यपणे याची व्रतांमध्ये स्वतंत्रपणे गणना होत नसते स्वादाला मोठमोठे मुनी मुनीवरही जिंकू शकले नाही, म्हणूनच त्याला स्वतंत्र स्थान मिळाले नाही हा केवळ माझा तर्क आहे तो बरोबर असो किंवा चुकीचा असो आपण तरी त्याला स्वतंत्र स्थान दिलेले आहे त्याअर्थी त्याचा विचार स्वतंत्रपणे करणे उचित होय अस्वाद म्हणजे स्वाद न घेणे स्वाद म्हणजे रुची ज्याप्रमाणे औषध घेते वेळी आपण ते स्वादिष्ट आहे किंवा कसे याचा विचार न करता श्रीरा त्याची जरूर आहे असे समजून ठराविक प्रमाणात खातो त्याचप्रमाणे अन्नाविषयी समजावे अन्न म्हणजे एकूण एक खाद्यपदार्थ अर्थात दूध फळे इत्यादीही अन्नामध्ये आली औषध ज्याप्रमाणे कमी प्रमाणात घेतले तर परिणाम करत नाही किंवा थोडा करते आणि प्रमाणाबाहेर घेतले तर करते तसेच अन्नाचीही आहे म्हणून कोणतीही वस्तू तिची रुची घेण्यासाठी चाखणे हा या व्रताचा भंग होय रुचकर वाटणारी वस्तू प्रमाणाबाहेर खाणे हा तर उघडच भंग आहे यावरून लक्षात येईल की एखाद्या जिन्साची चव वाढविण्यासाठी किंवा बदलण्यासाठी किंवा वाईट चव मोडण्यासाठी त्या जिन्सात मीठ घालणे हाही व्रताचा भंग होय परंतु अन्नामध्ये अमुक प्रमाणात मीठ घालणे आवश्यक आहे असे आपल्याला माहीत असेल व तद्नुसार त्यामध्ये आपण मीठ घालित असू तर तो व्रत भंग होत नाही शरीर पोषण्यासाठी आवश्यकता नसतानाही मनाला फसविण्यासाठी आवश्यकतेचे आरोप करून अमुक वस्तू अन्नात घालणे म्हणजे तर मिथ्या होतो म्हटले पाहिजे या पद्धतीने विचार केल्यास आपल्याला दिसून येईल की आपण खातो भीतो त्यामध्ये अशा अनेक वस्तू आहेत की त्या आवश्यक नसल्यामुळे त्याज्य ठरतात आणि अशा तऱ्हेने असंख्य वस्तूंचा त्याग ज्याच्या बाबतीत स्वाभाविक होऊन जाईल त्याचे एकंदर विकार शांत होतील एक तोरडी तेर वानाम मागेछ एक मडकी तेरा जिन्नस मागते पेट करावे वेट पोटासाठी वेट पेट वाजाम वगडावे पोट वाजंत्रे वाजवायला लावते या सर्व म्हणीमध्ये खूप अर्थ भरलेला आहे या विषयाकडे इतके कमी लक्ष दिले गेले आहे की व्रताच्या दृष्टीने अन्नाची निवड करणे जवजव अशक्य होऊन बसले आहे शिवाय आई बाप खोट्या प्रेमाला बळी पडून अनेक प्रकारचे जिह्याविलास करून शरीर बिघडवून टाकतात आणि जिवेला कुत्रीसारखी करून सोडतात त्याचा परिणाम असा होतो की वाढती पिढी शरीराने रोगट व रुजीच्या बाबतीत अतिशय बिघडून गेलेली अशी दिसून येते याचे कटू परिणाम पावलोपावली आपल्याला अनुभवला येतात अनेक खर्चात आपण पडतो वैद्य डॉक्टरांच्या मागे लागतो आणि शरीर व इंद्रिये आपल्या कयात ठेवण्याऐवजी उलट त्यांचेच गुलाम बनून जाऊन पंगुवत आयुष्य कंठितो एका अनुभवी वैद्याने म्हटलं आहे की सवंद जगात आपल्याला एकही निरोग्य मनुष्य आढळलेला नाही थोडासाही स्वाद घडला की त्या क्षणीच शरीर भ्रष्ट झाले आणि त्या क्षणापासूनच शरीराच्या बाबतीत उपवासाची आवश्यकता उत्पन्न झाली असे समजावे या विचारपद्धतीमुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही अस्वाद व्रताचा बिकटपणा पाहून ते सोडून देण्याचीही कारण नाही आपण कोणतेही व्रत घेतले म्हणजे त्यावेळेपासूनच त्याचे संपूर्णपणे पालन करू लागलो असा अर्थ नवे। व्रत घेणे म्हणजे त्याचे संपूर्ण पालन करण्याचा प्रामाणिक दृढ प्रयत्न काया वाचा मणेकरून मरेपर्यंत करणे अमुक एक व्रत कठीण आहे म्हणून त्याची व्याख्यास ढीली करू नये कारण तसे करण्यामध्ये आत्मवंचना आहे आपल्या सोयीखातर आदर्शालाच खाली ओढण्यामध्ये खोडसाळपणा आहे आपले पतन आहे आदर्श स्वतंत्रपणे नक्की करावा मग तो कितीही कठीण असला तरी त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्राण गेला तरी पण प्रयत्न करीत राहावे हाच परम अर्थ होय पुरुषार्थ होय जो पुरुष महाव्रतांचे संपूर्णपणे व तिन्ही काळी पालन करण्यास समर्थ आहे त्याला इहलोकी काही करावायचे राहत नाही तो भगवान होय तो मुक्त आहे आपण तर अल्प मुमुक्षू जिज्ञासू सत्याचा आग्रह त्याचा शोध करीत असलेले प्राणी आहोत म्हणून आपले काम गीता म्हणते त्याप्रमाणे धीमे धीमे पण अतंद्रित राहून प्रयत्न करीत जाणे हेच होय असे करीत गेल्यास कधी काळ आपण प्रभूच्या कृपेला लायक बनू व त्या त्यावेळी आपले सर्व रथ जळून जातील अस्वाध्रताचे महत्व आपल्याला पटले असेल तर आपण त्याचे पालन करण्याच्या प्रयत्नाला नव्या जोमाने लागले पाहिजे त्यासाठी चोवीसही तास खाण्याचेच विचार करीत बसण्याची आवश्यकता नसते केवळ सावधगिरीची जागरुकतेची अत्यंत आवश्यकता असते असे करीत गेल्याने थोडक्याच काळात आपण स्वाद कोठे घेत असतो आणि कोठे शरीराच्या पोषणासाठी खात असतो हे समजत जाईल हे समजू लागल्यावर आपण दृढतापूर्वक स्वाद कमी करीत जावे या दृष्टीने विचार केल्यास एकत्र स्वयंपाक मात्र तो अस्वादृतीने करण्यात येत असला पाहिजे हा फार उपयोगी होतो तेथे आपल्याला रोज आज काय खावे किंवा रांधावे याचा विचार करीत बसावे लागत नाही पण जे तयार करण्यात आले असेल व जे आपल्याला त्याज्य नसेल ते ईशराचा प्रसाद समजून मनातूनही त्याचे दोष न काढता संतोषपूर्वक श्रीराला आवश्यक असेल तेवढे खाऊन उठावे जो असे करतो त्याच्याकडून अस्वाद व्रताचे पालन सहजीच घडते एकत्र स्वयंपाकाचे करते आपला भार हलका करतात आपल्या व्रतांचे ते रखवालदार बनतात स्वयंपाकांनी जेवणदरांना चौदार जेवण घालण्याच्या दृष्टीने कोणताही पदार्थ बनवू नये केवळ संघाच्या घटकांच्या शरीर पोषणार्थच स्वयंपाकाची सिद्धता करावी खरे पाहता आदर्श स्थितीमध्ये विस्तवाची जरुरी कमीत कमी पडावी किंवा मुळीच पडू नये सूर्यरूपी महान अग्नी ज्या वस्तू शिजवितो त्यातूनच आपल्या खाद्याची निवड व्हावी आणि यादृष्टीने विचार केल्यास मनुष्य प्राणी केवळ फलहारी आहे असे सिद्ध होते पण इतक्या खुलीत शिरण्याची येथे आवश्यकता नाही येथे तर अस्वादृत म्हणजे काय त्यात कोणकोणत्या अडचणी आहेत किंवा नाहीत तसेच ब्रम्हचर्य पालनाशी त्याचा किती निकटचा संबंध आहे तेवढ्याचाच विचार करावायचा होता एवढे मनात ठसल्यानंतर सर्वांनी यथाशक्ती या व्रतात सिद्धी मिळविण्याचा शुभ प्रयत्न करावा